अध्याय तिसरा भगवान श्रीकृष्णांचा प्रादुर्भाव श्रीशुक म्हणतात नंतर जेव्हा सर्व गुणांनी युक्त अशी अतिशय उत्तम वेळ आली तेव्हा रोहिणी नक्षत्र होतं आकाशातील सर्व नक्षत्र ग्रह आणि तारे शुभ होते त्यावेळी भगवान प्रगट झाले त्यावेळी दिशा प्रसन्न होत्या आकाशामध्ये तारे तेजाने झगमगत होते पृथ्वीवरील शहरं गावं गवळीवाडे आणि खाणी अंत्य झाल्या होत्या नद्यांचे पाणी स्वच्छ झाले होते सरोवरामध्ये कमळे उमलली होती मनातील वृक्षांच्या रांगा फुलांच्या बुच्छांनी लहडल्या होत्या त्यावर पक्षी किलबिल करीत होते तर कुठे भ्रमर गुणगुणत होते पवित्र आणि सुगंधी आपल्या स्पर्शाने लोकांना सुखी करीत वाहत होता ब्राह्मणांच्या अग्निहोत्रांचे कधीही न विजणारे अग्नि कंसाच्या अत्याचाराने विजले होते ते यावेळी प्रज्वलित झाले असुरांचा नाश इच्छिणाऱ्या सज्जनांची मने एकदम प्रसन्न झाली अजन्मा जन्माला येण्याची वेळ आली तेव्हा स्वर्गामध्ये देवतांच्या दुंदुबी वाजू लागल्या गिन्हर आणि गंधर्व गावू लागले सिद्ध आणि चारणस्तुती करू लागले आणि विद्याधरांच्या स्त्रिया अफसरांबरोबर नाचू लागल्या देव आणि ऋषी आनंदित होऊन पुष्पवर्षा करू लागले पाण्याने भरलेले ढग समुद्राजवळ जाऊन सौम्य गर्जना करू लागले जनार्दनाच्या अवताराची वेळ होती मध्यरात्र सगळीकडे अंधकाराचे साम्राज्य पसरलेले होते त्याचवेळी सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणारे भगवान विष्णू देव रुपणी देवकीच्या ठिकाणी पूर्व दिशेला पूर्ण चंद्राचा उदय व्हावा तसे प्रकट झाले वसुदेवानी पाहिले की त्यांच्या समोर एक अद्भुत बालक आहे त्याचे नेत्र कमलाप्रमाणे असून त्याला चार हात आहेत त्याने हातांमध्ये शंख गदा आणि चक्र ही उत्कृष्ट आयुध घेतलेली आहेत असून गळ्यामध्ये कौस्तुभमणी पावसाळ्यातील मेघांप्रमाणे सुंदर श्यामल शरीरावर मनोहर पितांबर झळकत आहे मौल्यवान असे वैडूर्यमणी जडवलेला किरीट आणि कुंडले यांच्या तेजाने दाट कुरळे केस चमकत आहेत चमकणारा कमरपट्टा दंडावर बाजूबंद आणि मनगटांमध्ये कंकणे यांनी तो विशेष शोभून दिसत होता पुत्राच्या रूपाने स्वतः भगवंत आले आहेत असे पाहताच वसुदेवांचे डोळे आश्चर्याने विस्फारले श्रीकृष्णांचा अवतार झाला या अत्यानंदाच्या भरात त्यांनी त्याच वेळी ब्राह्मणांना दहा हजार देण्याचा संकल्प केला परीक्षिता भगवान श्रीकृष्ण आपल्या अंगकांतीने जन्मगृहात जगमगाट करीत होते वसुदेवाना भगवंतांचा प्रभाव माहीत असल्यामुळे त्यांची सर्व भीती नाहीशी झाली होती आपली बुद्धी स्थिर करून त्यांनी परमपुरुष भगवंतांच्या चरणांवर आपले मस्तक नमविले आणि हात जडून ते त्यांची स्तुती करू लागले आपण प्रकृतीच्या पलीकडील असे साक्षात पुरुषोत्तम आहात हे मी जाणले आपण केवळ स्वरूप अनुभवगम्य आणि आनंद स्वरूप आहात आपण सर्व बुद्धींचे एकमेव साक्षी आहात आपण सर्गांच्या सुरुवातीला आपल्या मायेपासून या त्रिगुणात्मक जगाची निर्मिती करता नंतर त्यात आपण पहिल्यापासूनच असूनही नव्याने प्रविष्ट झालात असे वाटते जोपर्यंत महतत्व इत्यादी कारणतत्वे वेगवेगळी असतात तोपर्यंत त्यांची शक्ती सुद्धा वेगवेगळी असते पण जेव्हा ती इंद्रिय इत्यादी सुळाविकार आणि एकरूप होतात तेव्हा या ब्रह्मांडाची रचना करतात आणि याची उत्पत्ती करून यात ती प्रविष्ट झाली आहे असे वाटते परंतु ती कोणत्याही पदार्थात प्रवेश करीत नाहीत कारण त्यांच्यापासून तयार झालेली जी जी वस्तू आहे ती मध्ये ती अगोदरपासूनच असतात त्यामुळे त्यांची उत्पत्ती संभवत नाही त्याचप्रमाणे बुद्धीने फक्त गुणांच्या लक्षणांचेच अनुमान केले जाते आणि इंद्रियांच्या द्वारा फक्त गुणमय विषयांचेच ग्रहण होते आपण जरी त्यामध्ये असता तरीसुद्धा त्या, तरी त्या गुणांच्या ग्रहणाने आपले ग्रहण होत नाही कारण आपण सर्व काही आहात सर्वांचे अंतरयामी आणि आत्मस्वरूप आहात गुणांचे आवरण आपल्याला झाकून टाकू शकत नाही म्हणून आपण बाहेर नाहीत की आत नाहीत तर मग आपण कशामध्ये प्रवेश कराल जो आपल्या या दृश्य गुणांना आपल्यापासून वेगळे समजून सत्य आहे असे मानतो तो अज्ञानी होय कारण विचार केल्यावर हे दृश्य पदार्थ वाग वाघविलासाखेरीज दुसरे काहीही नाही हे सिद्ध होते विचारातून ज्या वस्तूंचे अस्तित्व सिद्ध होत नाही परंतु जी बाधित होते तिला खरे समजणारा मनुष्य बुद्धिमान कसा असू शकेल हे प्रभू आपण स्वतः सर्व क्रिया गुण आणि विकारांपासून अलिप्त असून या जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय आपल्यापासूनच होतात असे म्हणतात ही गोष्ट सर्व सत्ताधी परब्रह्म अशा आपल्याशी विसंगत नाही कारण तिन्ही गुणांचे आश्रय आपणच आहात म्हणून त्या गुणांचे कार्य इत्यादींचा आपल्यावरच आरोप केला जातो आपण तिन्ही लोकांचे रक्षण करण्यासाठी आपल्या मायेने सत्वमय माये शुक्लवर्ण म्हणजे पोषणकारी विष्णु रूप धारण करता उत्पत्तीसाठी रजप्रधान रक्तवर्ण म्हणजे सृजनकारी ब्रह्मारुप आणि प्रलया वे तमि गुण प्रधान कृष्णवर्ण संहार करी यांचा स्वीकार करता प्रभु आप सर्व शक्तिमान सर्वांचे स्वामी आहत रक्षण अपन मजा घरी अवतार घटी को स्वतः राजे होधिपत्याखाठ्या सैना तैयार के लिए अपन सर्व सं करा हे देवाने देवा दुष्ट कंसानं तुमचा अवतार आमच्या घरी होणार हे ऐकून तुमच्या भीतीनं तुमच्या मोठ्या भावानं मारून टाकले आता त्याचे दूत तुमच्या अवताराची बातमी त्याला सांगतील आणि तो आत्ताच्या आता हातात शस्त्र घेऊन धावत येईल श्रीशुक म्हणतात परीक्षिता इकडे देवकीनं पाहिलं की आपल्या पुत्रामध्ये पुरुषोत्तमाची सर्व लक्षणं आहेत सुरुवातीला तिला कंसाची थोडीशी भीती वाटली परंतु नंतर अत्यंत पवित्र हास्य करीत ती स्तुती करू लागली प्रभू वेदांनी ज्या रुपाला अव्यक्त आणि सर्वांचे कारण संबोधलेले आहे जे ब्रह्म ज्योतिष स्वरूप असून समस्त गुण आणि विकार यांनी रहित आहे जे अनिर्वचनीय निष्क्रिय आणि फक्त विशुद्ध सत्तेच्या रूपात आहे ते बुद्धी इत्यादींचे प्रकाशक रूप म्हणजेच विष्णू आपण स्वतः आहात ब्रह्मदेवाचे पूर्ण आयुष्य दोन पराार्ध वर्ष समाप्त झाल्यावर सर्व लोक नष्ट होतात पंचमहाभूते प्रकृती लीन होऊन जातात काल कालशक्तीच्या प्रभावाने दृश्य विश्व अदृश्य होते त्यावेळी एकमेव आपण शेष म्हणजे शिल्लक राहता म्हणूनच आपले नाव शेष असेही आहे हे प्रकृतीचे सहाय्यक प्रभू निमिषापासून वर्षांपर्यंत अनेक भागात विभागलेला असा जो हा महान काल आहे ज्याच्यामुळे हे संपूर्ण विश्व कार्यरत आहे ती आपली एक लीला आहे आपण सर्व शक्तिमान आणि कल्याणाचे आश्रय आहात मी आपण शरण आले आहे प्रभू हा जीव मृत्यूरूप करान सर्पापासून भयभीत होऊन अनेक लोकांमध्ये भटकत आहे परंतु याला कुठेही निर्भय स्थान मिळू शकले नाही आज मोठ्या भाग्याने हा आपल्या चरणारबिंदांना शरण आल्यामुळे स्वस्थ होऊन सुखाने झोप घेतो आहे त्यामुळे मृत्यू सुद्धा याला घाबरून पळून गेला आहे प्रभु आपण भक्तांचे भय हरण करणारे आहात म्हणून आपण भ्यालेले आमचे दुष्टकंसापासून रक्षण करावे आपले हे चतुर्भुज दिव्य रूप ध्यानाची गोष्ट आहे भौतिक शरीरावरच दृष्टी ठेवणाऱ्या माणसांसमोर हे प्रकट करू नका हे hey, मधुसुदना, तुझा जन्म माझ्यापासून झाला ही गोष्ट त्या पापी कंसाला कळता कामा नये माझे धैर्य खचू लागलेले आहे तुझ्यासाठी मी कंसाला अतिशय घाबरते आहे हे विश्वात्मन मन आपले हे शंख चक्र गदा आणि कमल यांनी शोभणारे चतुर्भुज अलौकिक रूप आवरा जसं एखादा मनुष्य आपल्या शरीरातील छिद्ररूप आकाशाला स्वाभाविकपणे धारण करतो त्याचप्रमाणे प्रलयाच्या वेळी आपण संपूर्ण विश्वाला आपल्या शरीरामध्ये धारण करता तेच परमपुरुष आपण माझ्या गर्भात राहिलात ही आपली अद्भुत मनुष्य निलास नाही का भगवान म्हणाले हे माते स्वयंभू मनवंतरामध्ये पूर्वजन्नी तू कृष्णी आणि हा वसुदेव सुतपा नावाचा पुण्यशील प्रजापती होता किंवा ब्रह्मदेवानी तुम्हा दोघांना संतती उत्पन्न करण्याची आज्ञा केली तेव्हा तुम्ही दोघांनी इंद्रिय निग्रह करून तीव्र तपश्चर्या केली तुम्ही पाऊस वारा ऊन उन, थंडी उन्हाळा इत्यादी त्या काळाचे गुणधर्म सहन केलेत आणि प्राणायामाने आपल्या मनाचे दोष धुवून टाकले तुम्ही दोघे कधी वाढलेली पाने खाऊन तर वारा पिऊनच राहिलात माझ्याकडून इष्ट वस्तू प्राप्त करण्यासाठी शांत चित्ताने माझी आराधना केलीत माझ्या ठिकाणी चित्त एकाग्र करून असे अतिशय कठीण आणि घोर तप करता करता देवांची 12,000 हजार वर्ष निघून गेली हे पुण्यमयी देवी त्या त्यावेळी मी तुम्हा दोघांना प्रसन्न झालो कारण तुम्ही दोघांनी श्रद्धायुक्त तपश्चर्या माझे चिंतन केले होते त्यावेळी तुम्हा दोघांची अभिनाशा पूर्ण करण्यासाठी वर देणाऱ्यांचा राजा असा मी याच रुपाने तुमच्या समोर प्रकट झालो आणि वर मागा म्हणताच तुम्ही माझ्यासारखा पुत्र मागितलात त्यावेळेपर्यंतही संबंध आला नव्हता तुम्हाला संततीही नव्हती म्हणून माझ्या मायेने मोहित होऊन तुम्ही दोघांनी माझ्याकडून मोक्ष मागितला नाही माझ्यासारखा पुत्र होण्याचा वर तुम्हाला प्राप्त झाला आणि मी तिथून निघून गेलो आता आपले मनोरसुफल झाले असे समजून तुम्ही विषयांचा भोग देणे सुरू केले या जगात स्वभाव औदार्य तसेच अन्य गुणांच्या बाबतीत माझ्यासारखा दुसरा कोणी नाही हे पाहून मीच तुम्हा दोघांचा पुत्र झालो आणि त्यावेळी मी पृष्णी गर्भ या नावाने प्रख्यात झालो नंतर पुढील जन्मामध्ये तू आदिती झालीस आणि वसुदेव कश्यप झाले त्यावेळी सुद्धा मी तुमचा पुत्र झालो माझे नाव उपेंद्र होते शरीर ठेंगू असल्यामुळे मला वामन सुद्धा म्हणत हे माते तुमच्या या तिसरे जन्मात सुद्धा मी त्याच रुपाने पुन्हा तुमचा पुत्र झालो माझे वचन नेहमी सत्य असते मी तुम्हाला माझे हे रूप यासाठी दाखवले की तुम्हाला माझ्या पूर्वीच्या अवतारांचे स्मरण व्हावे मी जर असे केले नसते तर केवळ मनुष्य शरीरावरून माझा अवतार ओळखला नसता तुम्ही दोघांनी माझ्याबद्दल पुत्रभाव आणि ब्रह्मभाव नेहमी ठेवावा अशा प्रकारे स्नेह आणि चिंतन केल्याने तुम्हाला माझ्या परमपदाची प्राप्ती होईल श्री शुक म्हणतात एवढे बोलून भगवान गप्प राहिले आणि माता पिता त्यांच्याकडे पाहत असतानाच त्यांनी आपल्या योगमायेने ताबडतोब एका सामान्य बालकाचे रूप धारण केले तेव्हा वसुदेवाने भगवान प्रेरणेने त्या मुलाला घेऊन सुतिगा ग्रहाच्या बाहेर निघावे असे ठरवले त्याच त्याचवेळी नंदपत्नी यशोदेपासून जन्मरहित योगमाया प्रगट झाली त्याच योगमायने द्वारपाल आणि नगरातील लोकांच्या सर्व इंद्रियांच्या वृत्ती खेचून घेत्या। त्यामुळे ते सर्वजण गाढ झोपी गेले काराग्रहाचे सर्व दरवाजे बंद होते त्यानं मोठमोठ्या फळ्या लोखंडाच्या साखळ्या आणि कुलप लावलेली होती त्यामुळे बाहेर जाणे अतिशय अवघड होते परंतु वसुदैव श्रीकृष्णानं घेऊन जसे त्या दरवाज्यांजवळ पोहोचले तसे ते सर्व दरवाजे आपोआप उघडले सूर्योदय होताच अंधार नाहीसा होतो त्याप्रमाणे त्यावेळी ढग हळूहळू गर्जना करीत वर्षाव करीत होते म्हणून शेष आपल्या फळांनी पाऊस अडवीत भगवंतांचा पाठोपाठ चालू लागला त्या दिवसात वारंवार पाऊस पडत होता त्यामुळे यमुनीचे पाणी वाढलेले होते तिचा प्रवाह गंभीर आणि वेगवान झालेला होता फाण्याच्या लाटांमुळे त्यावर फेसस फेस दिसत फेस होता शेकडो भयानक भोरे निर्माण झालेले होते तरीही ज्याप्रमाणे सीतापती श्रीरामांना समुद्राने वाट करून दिली होती त्याचप्रमाणे यमुना नदीने भगवंतांना वाट करून दिली नंदाच्या गोकुळात गेल्यावर वसुदेवांनी पाहिलं की सगळे गाड झोपी गेलेले आहेत त्यांनी त्या मुलाला यशोदेच्या अंथरणावर झोपवले आणि त्यांच्या कन्येला घेऊन ते कारागृहात परत आले कारागृहात आल्यावर वसुदेवांनी त्या कन्येला देवकीच्या अंथरणावर झोपविले आणि आपल्या पायात बेड्या अडकवून ते पहिल्यासारखे कारागृहात बंदिस्त झाले तिकडे नंदपत्नी यशोदेला मूल झाल्याचे समजले परंतु दमल्यामुळे आणि योग मोहित झाल्यामुळे ते मूल पुत्र की कन्या हे समजले नाही अध्याय तिसरा समाप्त